वर ध्रुवाचे त्यांना प्रणाम करून ते स्वर्ग लोकात गेले त्यानंतर विराट स्वरूप भगवान गरुडावर आरुढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुमनात आले त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंतांच्या मूर्तीचे लगेच भगवंतांचे तेच रूप त्याने बाहेर आपल्या समोर पाहिले प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की जणू नेत्रिंग आणि हाताने प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी असंही त्याला वाटत होते परंतु ती कशी करावी हे त्याला कळत नव्हते सर्वांतर यामी हरिंनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला भविष्य काळात आढळपद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याच क्षणी दिव्यवाणी जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला आणि तो अत्यंत भक्तीभावाने विश्वविख्यात किर्तीमान श्रीहरीची सुती करू लागला ध्रुव म्हणाला प्रभो आपण सर्व संपन्न आहात आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केले जे हात पाय कान नीर इंद्रियाना त्वचा इत्यादीर्या इंद्रिया आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतरयामी रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्यांच्या रूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासता जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडात प्रगट झालेला उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपात भासतो अगदी त्याप्रमाणे हे नाथ सृष्टीच्या आरंभी ब्रम्हदेवानी सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावानेच झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते हे दीन त्याच आपल्या चरणतला मुक्त पुरुष सुद्धा आश्रय घेतात कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्यांचे विस्मरण कसे होईल इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर माणसाला नरकातही मिळू शकते जे लोक या विषय सुखासाठी जन्ममरणाच्या बंधनातून सोडविणाऱ्या कल्पतुरु स्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज अन्न उद्देशाने करतात त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसवलेले असते आपल्या चरण कमलांचे आणि आपल्या भक्तांची पवित्र चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निज आनंद स्वरूप ब्रम्हचिंतनातही मिळत नाही तर मग ज्यांना कालरुपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना ते, ते स्प कसे भर मिळू शकेल या नंता? मला आपण ज्यांच्या दुःखांनी पूर्ण भयंकर संसारसागराच्या पहिले पिराला पोहोचेल हे कमलनाभा ज्यांचे चित्त आपल्या चरणकमलांच्या सुगंधांमध्ये तल्लीन झाले आहे त्या महान भावांची महानुभ संगती करतात अजन्मा परमेश्वरा मी पशु वृक्ष पर्वत पक्षी सरपटणारे प्राणी देव दैत्य मनुष्य आदीनी परिपूर्ण तसेच महडादी अनेक कारणाने उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल फक्त याच्या विश्व रुपये भगवान प्रलयकाली योगनिद्रे स्थित असलेला जो परमपुरु या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शेषा बरोबर त्याच्याच अंगावर शयन करतो तसेच ज्याचा नाभी समुद्रातून प्रकट झालेल्या सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमला पासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले ते भगवंत आपण प्रभो आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात तसेच नित्यमुक्त शुद्ध सत्वमय सर्वज्ञ परमात्म स्वरूप निर्विकार आदी पुरुष संपन्न आणि तिन्ही गुणांचे स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णू रूपाने विराजमान आहात आपल्या ठिकाणीच विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रकट होत असतात आपण मात्र जगाचे कारण अखंड अनाद आनंदमयूप आहात मी आपण शरणालो आहे भगवंत असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राजादी भोगांपेक्षाही आपल्या चरण कवनांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे स्वामी असे असले तरी जशी गाय वासराला बचाव करते ध्रुवाने के लिए भक्तवत्सल भगवान त्याची प्रशंसा करीत महाले, व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो त्याची बाळा ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही ज्याच्या चारी बाजूनी ग्रह नक्षत्र आणि तारांगण युक्त ज्योतिष चक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते ज्याप्रमा धान्य वेने खुटा चा चारे बाजु फिर अभांतर कल नाश स्थिर अग्नि कश्यप शुक्र आदि नक्षत्र सप्तरशी गण ज्यादा प्रदक्षिणा करता तो ध्रुव लोक मी तुला देते सुधा जेव तुझे बड़ी तुला राज्य देन मनात जो धर्मपूर्व पृथ्वी तुझाया पुत्र प्रेमा ने वे होता अग्नि प्रवेश करेल यज्ञी प्रियमूर्ति तू अनेको मोठ दक्षिणा दया लगना यज्ञ पूजन कर आणि येथे उत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सत्तरशींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील तेथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही मैत्री म्हणतात ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरड ध्वज आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोके गेले चरण सेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीशा चित्ताने परत आला दुर्लभ आहे आणि त्यांच्या चरण कमलांच्या उपासनेमुळे सारासर जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता मैत्रिय म्हणाले आपल्या सावित्र मातेच्या पश्चाताप झाला ध्रुव मनात म्हणू लागला सनकादी नष्टी ब्रम्हचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मांनंतर प्राप्त करतात ती भगवत चरणांची छाया मी सहा महिन्यातच प्राप्त केली परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो अहो माझ्या प्रभूंच्या याचना केली देवांना सुद्धा स्वर्गातील भोग हो भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वी यावे लागते म्हणून त्यांना माझी भगवत प्राप्तीरूप उच्च स्थिती सहन झाली नाही म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली त्यामुळेच तर मी दुष्टाने यथार्थ म्हणणे मानले नाही जरी जगामध्ये आत्म्याशिवाय दुसरा कोणी नाही तरी सुद्धा मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळ्या मानतो त्याचप्रमाणे मी सुद्धा भगवंतांच्या मायेने मोहित होऊन भावालाच शत्रू मानले आणि व्यर्थ द्वेषरूपी मानसिक पिढेने जळू लागलो ज्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे त्या विश्वात्मा श्री हरीच्या तपश्चरेने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोग निदान व्यर्थ जावे तसे व्यर्थ आहे केवढा मी आभागी संसार बंधनाचा नाश करणाऱ्या प्रभू मी संसारच मागितला ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कुंडा त्याप्रमाणे बाबा रे, रे तुझ्याप्रमाणे जे लोक श्री मुकुंदांच्या चरण कमलचे सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहते ते भगवंतांकडून त्यांच्या सेवेशिवाय अपने दुसरा कोई मत नहीं इकड़े जेवी राजा ने गोष्टी वा यमलोकाश्स बसला नहीं विचार के मजा अभाग्या भाग्य को देवर्षी नारायण संग आनंदा वेड़ा तेने ही एक दिला। राजा मुख मंत्री आणि बंधुजना बरोबर घेतले आणि एका उत्तम घोड्यांच्या सुवर्ण जडीत रथावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला त्याच्या पुढे वेदमंत्र होश होत होता तसेच शंख धुंधुवीपना जवळ येऊन पोहचला तेव्हा त्याला पाहताच राजा लगेच रथातून खाली उतरला पुत्राला पाहण्यासाठी तो पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित होता त्याने लगेच पुढे होऊन प्रेमभराने निश्वास टाकी ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले कारण आता प्रभूच्या चरण स्पर्शाने ध्रुवाचे सर्व प्रेमामुळे आलेल्या थंड आसवाने त्याला न्हावू घातले त्यानंतर सज्जनांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या ध्रुवाने पित्याच्या चरणान नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून सम्मानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केला सुरुजीने आपल्या चरणाना वंदन करणाऱ्या त्या बालकाला उठून छातीशी धरले आणि अश्रुगदगद वाणीने चिरंजीव हो असे पाणी स्वतःच उताराकडे धावते त्याचप्रमाणे मैत्री आदी गुणांमुळे ज्याच्यावर भगवान प्रसन्न होतात त्याच्याकडे सर्व जीव ओढ घेतात इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभरीत अंतकरणाने एकमेकांना भेटले अंगांचा स्पर्श झाल्याने दोघांच्या अंगाच्या सुनीतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या मंगल आनंद अश्रुनी त्या वीर मातेचे स्तन भिजून गेले आणि त्यातून वारंवार वृधाच्या धारा वाहू लागल्या त्यावेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करीत म्हणू लागले महाराणी आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता मोठ्या भाग्याने तो आता परत आला आहे हा आम्हा सगळ्यांचे दुःख दूर करील दीर्घ काळ पर्यंत हा भूमंडळाचे रक्षण करील आपण निश्चितच शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या श्रीहरींची उपासना केली आहे त्यांचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान परम दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवतात अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रकट करीत होते भाऊ उत्तमासह ध्रुवाला हातीणीवर बसून राजाने हारशाने राजधानीत प्रवेश केला त्यावेळी सर्व लोक त्याची स्तुती करीत होते नगरामध्ये जिकडे तिकडे मगरीच्या आकाराची तोरणी बनवली होती तसेच दारांवर फळाफलांच्या गुच्छांसह केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावली होती ांवर दिव्या सहित पाण्याचे कलश ठेवले होते ते आम्रपाने वस्त्रे फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या तसेच त्यांची कांती विमानांच्या शिखरांप्रमाणे चमकत होती नगरातील चौक राजमार्ग माड्या सडका इत्यादींची झाडलोट करून त्यावर चंदनाचे पाणी शिंपडले होते आणि जिकडे तिकडे लाह्या अक्षता फुले फळे तांदूळ तसेच अन्य भेट सामग्रीवरून चालला असताना पांढऱ्या मोहऱ्या अक्षदा दही जल दुर्वा फुले आणि फळांचा वर्षाव करीत होत्या त्यांची मनोहर कवण्या ऐकत ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला ते श्रेष्ठ राजभवन महामूल्यवाना कोलंग सोनेरी पड़दे बहुमूल आसने पुष्की सोनिया पात्रे वगे होती स्फिक उच्च प्रीति ध्यान भिंगीत रत्ना स्त्री मूर्ति हाथ रत्ना दिवे जगमगत होते त्या महालाच्या चारी बाजूनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी उद्यानी होती पक्षांचा हो लाल निळी आणि शुभ्र कमळे उमरलेल्या पुष्कर्णी होत्या त्यात हंस कारंडव चक्रवा आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते राजर्षी उत्तान पादाने आपल्या पुत्राच्या अद्भूत प्रभावाची गोष्ट नारदांकडून आधी ऐकली होती आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला ध्रुव आता तरुण झाला आहे असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः आपली वृद्धावस्था झालेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये अध्याय नववा समाप्त